श्री गणेशायम श्लोकार्थ सातवा मानाची इच्छा नसणे दांभिकपणा नशने अहिंसा शांती सरळपणा आचार्य उपासना अंतर्बाह्य शुचूरभूतपणा स्थिरता आणि आत्मसंयम कोणतेही विषय आपल्यास प्राप्त व्हावे अशी ज्याला आवड नसते व लोकांनी संभावित मांडले असता ज्याला पराकष्ठेचे ओझे वाटते असलेले गुण वर्णन केले असता लोकांनी सन्मान केला असता किंवा अंगची योता लोकांनी वर्णन केली असता कसं घाबरावतं म्हणशील तर व्याधाने अडवलेला हरिर किंवा नदी पोहून पलीकडे जात असताना भोवऱ्यात सापडलेला मनुष्य अशा प्रकारे पार्था लोकांनी सन्मान केला असता जो कष्ट होतो व आपल्याकडे मोठेपणा येऊ देत नाही आपल्याच लोकांनी पूज्य मानलेले आपण न पाहावे आपली किर्दी आपल्या कानाने न ऐकावी व आपण अमुक आहोत अशी लोकांना आठवळच न व्हावी अशी ज्या पुरुषाची इच्छा असते त्या पुरुषाचे ठिकाणी बोलावी व तो आदराला तरी कशी भेट देणार कोणी त्यास नमस्कार केला असता त्याला ते मरण वाटते ब्रहस्पतीसारखी सर्वज्ञता जरी अंगे असली तरी आपले महात्म्य लोकात वाढेल या भीतीने जो वेड्यासारखा वागतो आपल्या अंगचे शहाणपण दाखवीत नाही आपला मोठेपणा सोडून देतो आणि मोठ्या प्रेमाने वेडेपणा स्वीकारतो ज्याला कीर्तीचा कंटाळा असून वाद विवादांची हैगै करून स्वस्थपणे बसण्याचीच फार आवड असते लोकांनी आपला अपमान करावा आपण आपली चिंता करू नये अशी त्याच्या मनाला फार आवड असते अंगात नसून हीन पण आहे आपले भूषण अशा गोष्टी तो बहुत करून करतो आपण जिवंत आहोत किंवा नाही असे लोकांस वाटण्याजोगे आपले वर्धन असावे अशी जो इच्छा करतो हा आपल्या पायाने चालत आहे किंवा वाऱ्याने ढकल जात आहे असे लोकास वाटावे असे जो इच्छितो माझ्या अस्तित्वाचा लोप होवो माझे नावरूप नाहीसे होवो वो प्राणी मात्राला माझ्यापासून भीती न वाटो असे ज्याचे देवापाशी नमस असतात जो नित्य एकांतवास करतो व एखादी जागा निर्जन आहे असा ऐकल्याबरोबर आनंद पावतो वायूच्या अनुरोधाने जो वागतो व आकाशाबरोबर ज्याला बोलणे आवडते व ज्याला झाडेच जीव की प्राण आहे किंबवना ही लक्षणे ज्याच्या अंगात आहेत असे दृष्टीस पडेल त्याला ज्ञान हस्तगत झाले असे समज म्हणून जो मनुष्य अभिमान रहित आहे तो या लक्षणाने ओळखावा आता अदंभित्व ओळखण्याचे अभिप्राय सांगतो तर अदंभित्व असे असते की ज्याप्रमाणे कृपाणाचे मन त्याचा जीव गेला तरी तो आपला पुरून ठेवलेला पैसा कोणालाही सांगावीचा नाही त्याप्रमाणे अर्जुना आपल्या प्राणावर येऊन भेटले तरी तो आपले सुखरूज स्वमुखाने बोलून दाखवित नाही ज्याप्रमाणे पान्हा चोरणारी गाय आपला पान्हा चोरते किंवा वेश आपले प्रौढ व्हाय लप एखाद्या धनवान मनुष्याला अरण्यात चोरट्याने गाठल्या असतात ज्याप्रमाणे आपल्या श्रीमंतीचा डौर मारीत नाही किंवा कुलवधू आपले सर्वांग वस्त्राने आच्छादित करते अथवा धान्य पेरल्यावर त्याच्यावर कूवाने माती ओढ़करी ज्याणेन टाको ज्याणे अपन के, के ले ले दान व पुण्य जो को अपला देहास सुशोभित करीत नहीं लोक अर्ज करीत नहीं आप दानधर्मा विषय आपिमकी बाजवत नहीं, नहीं। तसेच लोकान उपकार के बोल दाखवीत नहीं आप विद्य की प्रवी मेरवीत नहीं व प्रतिष्ठे साथ्रय करीत नहीं आपल्या शरीराच्या उपभोगाकरता कृपणाप्रमाणे काही खर्च करीत नाही बाकी धर्माचे भाव आले म्हणजे थोडाफार न म्हणता हवा तेवढा खर्च करतो घरात पहिले असता सर्व प्रकारे अडचण असून स्वतःचे शरीर पाहू गेले असता रोड असावेचे परंतु दान करण्याची वेळ आली म्हणजे कल्पवृक्षालाही मागे टाकतो फार काय सांगावे स्वधर्माचे आचरण करण्यात जो गंभीर असून प्रसंग असता जो वादविवादात महाचतुर असतो बाकी इतर बाबतीत पाहू गेला असता वेड्यासारखा दिसतो केळीची रोपे जशी हलकी व पोकळ दिसतात परंतु त्यांना फळे आली म्हणजे रसाळ दिसतात किंवा मेघ प्रमाणे दिसण्यात हलके असून सहज वाऱ्याने जातील असे दिसतात परंतु वर्षा होऊ लागला म्हणजे सर्वत्र जलमय करून टाकतात ज्याप्रमाणे ज्याला पूर्ण पाहिले असता बुद्धीला समाधान वाटते बाकी वर्णन करण्यासही तोच पुरुष योग्य होईल हे असो ही चिन्हे ज्याच्या अंगे दृष्टीस पडतात त्याच्या हाती ज्ञान आले असे समज अ अदांभिकत्व ज्याला म्हणतात ते हे हो आता अहिंसेची लक्षणे सांगतो ती ऐक हे पहा अहिंसेचे पुष्कळ प्रकारच्या मतवाद्याने आपापल्या मनाप्रमाणे वर्णन केले आहे ते ऐक ते, ते प्रकार कोणते म्हणशील तर ज्याप्रमाणे झाडांच्या फांद्या तोडून त्या झाडाच्या बुंद्याभोवती त्यांचेच कुंपण घालणे किंवा आपले हात तोडून ते शिजूर आपली भूक शमन करणे अथवा देवूर मोडून त्याच सामानाने देवापुरती आभार बांधणे त्याप्रमाणे हिंसा करून अहिंसा केली असे दाखवणे कर्मकांडात निर्णय केलाय कारण पावसाच्या आवर्षणामुळे सर्व जग गांधून गेले म्हणजे पर्जन्यष्टी वगैरे पुष्कळ यज्ञ करतात तो त्या इष्टीच्या मुळाशी पाहू गेल्या असता पशुची हिंसा ही स्पष्ट घडून येते मग अहिंसे जो पल तो कसा दृष्टि पड़ना तो अहिंसा उगवेल का याज्ञिक हंसे की कमर है, या है। व पांडवा सर्व वैद्य ग्रंथांत हाच मार्ग संगा जीवाच् रक्षण करना करता दुसर जीवाचार घात करावा नाना प्रकार रोगा निग्रस्त हो पुष्क जीव लोलत है असे या घडत असलेल्या हिंसेच्या निवारण रोगाची परीक्षा करून औषधांची योजना करतात त्या औषधांच्या योजनेकरता प्रथम एका झाडाचे मूळ खणून आणतात व दुसऱ्या झोडपाला मुळा सक तुपटून आणतात एक झाड मध्येच मोडतात एका मोठ्या झाडाची साल काढून आणतात व गाभण असलेला जीव खालीवर आच्छादन घालून उकडून काढतात ज्याला शत्रुभाव मुळीच नाही सर्वांगावर घाव त्यांचे पोटातील पित्त काढून घेतात व त्यामुळे पीडित झालेले पुष्कर जीव रक्षण करतात आहो नांदी घरे मोडून त्यांचे देवारे केले सावकाराला भुचाडून अन्नसत्रे घातले डोक्याला वस्त्र गुंडाळल्यामुळे खालसे अंग उघडे पडले पुढील अंगण उघडे होते वर येताच पुन्हा सोंड्याने चिखर घेऊन आपले अंग भरतो किंवा बैल विकून टाकून त्या पैशाचा गोठा बांधणे अथवा राखो हाकून देऊन मग त्याच्याकरता पिंजरा तयार करणे याचे नाव काम की चेष्टा आणि यास काय हसावे कि रडावे कोणी धर्म संप्रदाय प्रमाणे पाणी गाळून पिऊ लागतात तो चिरगुटातील पाणी पिळून घेते जीव मरतात <coughs> कोणी हेंसा होई या भीतीने धान्य न शिजवता उपाशीच राहतात त्यामुळे त्यांचे प्राण व्याकुळ होतात हीही हिसाच ही होते याप्रमाणे हे प्रसन्न मनाच्या अर्जुना हिंसेलाच कर्मकांडात अहिंसा मानून सिद्धांत के लक्षण संगावीत खरे अहिंसे की लक्षण संगाव नहिंसे वर्णन करना चाहिए आम्दी की इच्छा कश्मीर पुरवा बोलने भाग पड़े प्रमाण तुला ही हिच गोष नीट समझावी मना आर्जुना मुख्यत्वे करना आम्ही तुला अहिंसेची लक्षणे सांगितले आडमार्गाने कोणी ओगीत जाईल का अर्जुना आपले मत स्थापन करण्याकरता दुसऱ्यांच्या मताविषयी विचार करावा लागतो याप्रमाणे आपले मत स्पष्ट सांगण्याची ही रीत आहे तर आता यापुढे आमचे जे मुख्य मत आहे ते ऐक ते आमचे मत स्पष्ट सांगून अहिंसेचे लक्षणे सांगू ती लक्षणे कोणाचेही अंगे स्पष्ट देऊ दिसू लागल्यावर त्याला खरे ज्ञान प्राप्त झाले असे दिसून येईल परंतु ती अहिंसा ज्याच्या मनात पूर्ण बांधली आहे ती त्याच्या शरीररचनेवरून व आचरणावरून समजून येते ज्याप्रमाणे सोने कसाच लावले म्हणजे त्याचा दर लावता येतो त्याप्रमाणे ज्ञान व मन यांची भेट झाल्यावर अहिंसेचा मनावर ठसा उमटतो अर्जुना तो ठसा कसा उमटतो ते ऐक पाण्याच्या लाटा न ओलांडता व पायाने त्या न तोडता हालू देत नाही पण वेगाने हळूच आपले खाद्य जो मासा त्यावर नजर ठेवून बगळा ज्याप्रमाणे पाण्यावर चालतो किंवा आतील केसर मोडेल या भीतीने भुंगा कमळावर हळूच पाय ठेवतो त्याप्रमाणे परमाणत सुद्धा अतिसूक्ष्मजीव भरलेले आहेत असे जाणून ते न मरावे अशी मनात करुणा उत्पन्न होऊन तो जमिनीवर बेताने पावले ठेवून चालतो तो जा वाटेने जातो तिकडे कृपादृष्टीने पाहत पाहत चालून व ज्या दिशेश जातो तिकडे स्नेहभाव धरून कोणाही प्राण्यास उपद्रव होऊ नये म्हणून आपल्या जीवापेक्षा त्याच्या जीवाला जपतो अर्जुना अशा रीतीने जपून जे चालतात त्यांच्या अहिंसेचे माप शब्दाने करता येत नाही मायेच्या योगाने मांजरी आपल्या तोंडात पिलास धरते त्यावेळी त्याप्रमाणे तिचे दात त्यास लागत नाहीत किंवा ज्याप्रमाणे ममताळू आईची आपल्या मुलाच्या वाटेवर दृष्टी लागली असता त्या दृष्टीत प्रेम असते अथवा कमळाच्या पानाने वारा घेऊ घेऊ लागला असता ज्याप्रमाणे डोळ्यांच्या बोबुळास समाधान होते ज्या प्र, त्याप्रमाणे तो जमिनीवर पाय ठळूच ठेवून चालतो व त्या चा जीवाना लागतात त्यांना त्रास न होता जपून टाकल्यामुळे उलट सुख होते अर्जुना या फिरतो की जर आपण पाय आपण स्वामींच्या निद्रेचा व त्यांच्या प्रकृतीच्या स्वस्थपणावर धक्का बसेल अशी दया मनात उत्पन्न होऊन तो कोणाच्याही प्राण्याचे उल्लंघन न करता माघारा फिरतो जीवाचा नाश होईल म्हणून गवतावरही पाय देऊन चालत नाही मग एखादा प्राणी दृष्टीस पडून त्याला न जुमता त्याची प्राणहानी होईल असे मनात न आणता तो वाट चालेल ही गोष्ट त्याच्या हातून कशी घडेल ज्याप्रमाणे मुंगीला मेरू पर्वत ओलांडून जाता येत नाही अथवा चिलट्याला समुद्रातून जाता येत नाही जा त्याप्रमाणे प्राण्याची गाठ पडली असता ज्याच्याने त्याचे उल्लंघन करवत नाही अशी ज्याची वागणूक कृपारूप फळाने फळास फड़ा येऊन वाणित ही मूर्ती म्हणतात त्या दया दयादृष्टीस पडते स्वतः श्वासोच्वास टाकावेचा च्वाश तोही शेजारच्या मनुष्यास त्रास न होईल अशा बेताने हलू टाकतो व त्याचे मुख पाहिले असता केवळ प्रेमाचे माहेर घर असे दिसते तसेच त्याचे दात माधुरेला अंगूर फुटल्याप्रमाणे दिसतात त्याच्या तोंडातून अक्षरे बाहेर पडण्याचे अगोदर तोंडावर स्नेहभाव दृष्टीस पडू लागतो व पोटात अगोदर दया उत्पन्न होऊन नंतर कृपेने भरलेले असे शब्द बाहेर पडतात तो होता हिजोपर्यंत कोणाशी बोलतच नाही कदाचित त्याने बोलण्याचे मनात आणले तर आपले बोलणे कोणास लागले की काय अशी त्यास भीजी वाटते बोलताना जर आपल्या तोंडातून कमी जास्त तो शब्द निघाले तर ते कोणाच्या वर न लागावे व त्यापासून मनात शंका उत्पन्न होऊ नये त्यापासून कोणाचा ठरलेला बैत मोडेल कोणास भीती वाटेल व कोणी दचकून जागे होईल आणि जरी कोणी आपल्या बोलण्याचा तिरस्कार केला तरी कोणाला पीडा होऊ नये व कोणी भिवया चढवून आपल्याकडे पाहू नये असे मनात आणून जो बोलत नाही मग कदाचित कोणी प्रार्थना केली व लोभाने जर बोलू लागला तर ऐकणार असे बोलणे आईबापाप्रमाणे उपदेशवर वाटावे किंवा मधुर नाल हा मूर्तीमंत पुढे उभा राहिला आहे अथवा स्वच्छ गंगोद कुसळले आहे किंवा पतिव्रता स्त्रीला वृद्ध पण प्राप्त झाले आहे त्याप्रमाणे खरे आणि मऊ परिमित व प्रेम असे अमृताच्या लाटाप्रमाणे त्याच्या तोंडातून शब्द निघतात जे शब्द व्याजस्तुतेने भरलेले आहेत ज्यापासून वाद उत्पन्न होतो व दुसऱ्या त्रास उत्पन्न होतो तसेच ज्यापासून निंदा व छळ होतो व ते दुसऱ्याच्या वर्मी लागतात आणि ज्यात अटी अवसान कपड आशा शंका व बजी ही भरलेली आहे असे शब्द जो आपल्या वाजेने बोलत नाही त्याचप्रमाणे अर्जुना ज्याची दृष्टी स्थिर असून भिवया मोकळ्या असतात म्हणजे ज्याच्या कपाळावर आठ्या दृष्टीस पडत नाहीत कारण प्रत्येक प्राण्यास ब्रह्म भरलेले आहे त्याला कदाचित त्रास होईल म्हणून जो बहुत करून कोणाकडेही पाहत नाही असे असता हे एखाद्या वेळे आतल्या कृपेच्या बळाने जर डोळे उठून कोणाकडे पाहिल तर चंद्रबिंबातून निघणाऱ्या अमृताच्या धारा जरी कोणाच्या दृष्टीस पडत नाही तरी चकोरपक्षी चंद्राकडे एकसारखे टक लावून पाहू लागले म्हणजे त्यांचे अमृताने पोट भरते ज्याप्रमाणे ज्या प्राण्याकडे तो आपल्या दृष्टीने पाहील त्याला समाधान होते व कासवी जरी आपल्या पिलाकडे नुसत्या दृष्टीने पाहून त्यांना वाढवते तरी त्या कासवीलाही त्या दृष्टीचे प्रेम कळणे किंबहुना जी भूत भूतमात्राकडे अशा प्रेम दृष्टीने पाहतो त्याचे हाताचे गुण पाहू गेले असतात तेही दृष्टीप्रमाणेच अलौकिक आहेत ज्याप्रमाणे ब्रह्मनिष्ठाचे मनोरथ पूर्ण झालेले असतात त्याप्रमाणे ज्याचे हातास काही एक करण्याची इच्छा नसून ते निर्व्यापार असतात जन्मांधाने ज्याप्रमाणे पाहण्याची क्रिया सोडावी किंवा अग्निशेटवण नसून, तो जसा विजावा अथवा स्वस्थ वक्का लगे कि आकाशाला नख लगे अटोन जो अपने हाथ हलवीत नहीं तथे अंगा वसले मशी उड़वा डोरी घुंगूट एकीक कर अथवा पशु पक्षा डो भीती दाखवावी या गोष्टी कोठून घडणार ही किरीटी त्याला हातात दंड किंवा काठी घेणे ही जर आवडत नाही तर मग शास्त्रांची तर मग गोष्ट कशाला पाहिजे हातात लिहिलेने कमळ घेऊन फिरवल्यास अथवा फुलांचा हार झेलल्यास ते गोपणीप्रमाणे एखाद्या जीवास लागून त्यास इजा होईल अशा समजुतेने हेही व्यापार जो हाताने करीत नाही अंगावरील लवेस इजा होईल म्हणून जो अंगावरून हात फिरवित नाही वो बोटांची नखे काढली असता हिंसा होईल म्हणून जो ती वाढवतो अगोदर कोणती गोष्ट हाताने करायची नाही परंतु जर प्रसंग आलास तर हात जोडणेशिवाय दुसरा अभ्यासच द्यायला ठोकणे किंवा हाताने व्यापार केलाच तर दुसऱ्यास हात उतरून अभय वचन देणे किंवा एखादा कोणी पडत असल्यास त्यास हाताने सावरणे अथवा पिढेज मनुष्याच्या अंगावरून हलूत हाथ फिर गोष्ट संकट करता क्षण मलय पर्वता वारा ही पीड़ित मनुष्य कठिन व अशा मृदू हाथा तो पशु सही कुरो जे हाथ नी मोक चंदना झड़ा का को भाग थंडगार फिर तो निष्फल है वाकांडित रहू सज्जना से शील व स्वभाव ही जी आता तसे हाथा आचरण आता मन कसे है जो संगाइए हा हा ज्यादा गोष्टी वर्णन के कृति को है झड़े फांदें नहीं का पिछले समुद्र है का है? तेज आणि सूर्य ही निराळी आहेत का अवयव आणि शरीर ही निराळी आहेत का किंवा पाणी व पाण्याची गोडी ही काही निराळी आहेत का म्हणून हे जे सर्व इंद्रियांचे बाह्य व्यापार सांगितले ते, ते मनानेच आहेत असे समज हे बीज मन जमिनीत पेरले असते तेच वर झाडाच्या रूपाने दृष्टीस पडते त्याचप्रमाणे इंद्रियाकडून जे व्यापार घडतात ते मनाच्याच प्रेरणेने होतात परंतु मना जर अहिंसेचा उदय झाला नसेल तर इंद्रियाकडून ती बाहेर कशी पडेल अर्जुना कोणतीही वृत्ती अगोदर मनाच्या ठिकाणीच उत्पन्न होते आणि मग तीच वाचेने दृष्टीने व हाताने घडते बाकी जी गोष्ट मनात येत नाही ती तोंडाने बोलली जाईल का हे पहा बीजाशिवाय जमिनीत अंकुर उत्पन्न होईल का म्हणून ज्याप्रमाणे सूत्र झाल्याशिवाय भावली हरत नाही त्याप्रमाणे मन जेव्हा कोणाचाही व्यापार करण्यास प्रवृत्त होत नाही तेव्हा इंद्रिय अगोदर निर्भर होतात जे पाणी उगमापाशी आठून जाते ते नदीच्या ओघात कोठून वा हे पा प्राण गेल्याबरोबर देहाकडून काही व्यापार घडतात का त्याप्रमाणे पार्था मन हे इंद्रियांच्या व्यापारास मूळ कारण आहे व सर्व इंद्रियाकडून व्यापार करवते परंतु ज्यावेळी मनात जशी वासना उत्पन्न होते तसे इंद्रियाकडून बाहेर व्यापार घडतात याकरता ज्याप्रमाणे पिकलेल्या फळांचा वास आपोआप चहूकडे पसरतो त्याप्रमाणे खरोखर मनात अहिंसा बळकट कायम असली म्हणजे इंद्रियांच्या व्यापारात अहिंसा दृष्टीस पडते म्हणून इंद्रिय ही अहिंसा हीच आपली संपत्ती असे पूर्णपणे मानून तिचीच देवघेव म्हणजे व्यापार करीत असतात ज्याप्रमाणे समुद्राला भरती आली म्हणजे समुद्राच्या पाण्याने खाड्या भरतात त्याप्रमाणे मनात अहिंसेचे आलेले भरते इंद्रियांच्या व्यापारातही दृष्टीस पडावे फार काय सांगावे पंतोजी ज्याप्रमाणे लहान मुलाचा हात धरून त्याकडून सुरेख अक्षर लिहवतो हो ज्या त्याप्रमाणे ठिकाणी पूर्णत्वास आलेली दया हस्तपादि इंद्रियांचे ठिकाणी आणून मन हे त्या ठिकाणी अहिंसा उत्पन्न करते त्या इंद्रियाकडून अहिंसेचे आचरण करते याकरता अर्जुना इंद्रा मनाच्याच व्यापाराप्रमाणे दृष्टी स्पर्धतात अशा प्रकारे ज्याने काया वाचा त्याग केला आहे असे तू पाहशील तो पुरुष ज्ञानाचा विलासी व वस्ती आहे असे समज फार काय तो मूर्तीमंत्र ज्ञानच आहे ज्या अहिंसेचे वर्णनात आपण कानाने ऐकतो व ग्रंथांच्या आधाराने जिथे निरूपण करतो ती अहिंसा प्रत्यक्ष पाहावीशी वाटल्यास त्या पुरुषाचे दर्शन घ्यावे ज्ञानदेव म्हणतात असे जे श्रीकृष्णाने अर्जुनात सांगितले ते मी तुम्हाला एका शब्दात सांगायचे पाहिजे सा होते परंतु त्याचा फार विस्तार झाला याबद्दल तुम्ही मला क्षमा करा तुम्ही म्हणाल की जनावर हिरवे गोर खाऊ लागले म्हणजे खात खात पुढे जाता, जाता जाता मागे फिरण्याचे विसरते किंवा पक्षी आकाशात उडू लागल्यावर वाऱ्याच्या वेगाने पुढेच भराऱ्या मारत जातो त्याप्रमाणे प्रेमाच्या भरात रसवृत्ती पसरून माझी बुद्धी मलाच आवरेन नाशी झाली पण तशातला काही प्रकार नसून विस्तार करण्याला कारण आहे बाकी अहिंसा शब्द तीरच अक्षरांत आहे पाहू गेले तर अहिंसेचे वर्णन थोडक्यात करता परंतु ज्या वेळेस अहिंसा म्हणणाऱ्या बहुमतांचे खंडन करावे तेव्हाच ते स्पष्ट करता बाकी अहिंसे संबंधी संबंध मतेंगे तो तुम बोलने पटना रतना गावाद शाली ग्राम विकला नहीं रखें शालिक्राम शिणा जर विकल्प सोड़ावे सरस्वती जी को स्तुति करती नहीं ज्यादा पीठा ची विक्री कमी होते कापरा विचार श्रोते हो तुमच्या सभेमध्ये मी मोठा वक्ता आहे असा जर अभिमान बाळगला तर माझे बोलणे तुम्हाला सांगितल्या तर त्या तुम्ही आपल्या कानाच्या मुखाकडे सुद्धा नेणार नाही कानावर सुद्धा पडू देणार नाही जर कोणत्याही वस्तूचे खरे स्वरूप सांगताना शंकेत जागा राहील तर तुम्ही जे मध्येकडे लक्ष देत आहात ते दे मागच्या पावलानेच नाही सेवील ज्या पाण्यावर शेवाळे पसरलेले असते त्या पाण्याकडे हमस पक्षी जातात काय किंवा आभ्राच्या पलीकडे जर सुंदर चांदणे पडले असले तर ते भक्षण करण्याकरता चकोर पक्षी चोच उघडीत नाहीत त्याप्रमाणे जर निरूपण निर्दोष झाले नाही तर तुम्ही माझ्याकडे न येता ग्रंथ अमान्य करून उलट माझ्यावर रागवाल अहिंसेवरील निरनिराळी मते समजून सांगताना जर आक्षेपांचे निरसन होणार नाही तर ते व्याख्यान मला तुमचा लाभ जोडू देणार नाही तुम्ही माझे व्याख्यान ऐकत बसणार नाही आणि माझे हे सर्व प्रतिपादन तरी तुम्ही संत जनाने नेहमी सन्मुख व्हावे ह्या करतात आहे बाकी खरोखर पाहू गेलं असता तुम्ही गीतेच्या अर्थाचे भोगते आहात असे समजून गीतेचाच मी एकसारखा ध्या धरला तुम्ही सर्व लक्ष इकडे द्याल आणि या भगवद्गीतेला सोडून न्याल याचे रहस्य तुमच्या लक्षात पूर्णपणे येईल म्हणून हा ग्रंथ नसून खरोखर तुमच्या सर्वस्वाचे तारणच आहे किंवा आपल्या सर्वस्वाचा जर तुम्ही या तारणाची आशा सोडली तर गीतेची व माझी एकच गती होईल असे समजा किंबहुना तुमच्या कृपा प्रसादाची मला जरूर असल्यामुळेच मी गीतेचा अर्थ सांगण्याचे निमित्त केले तेव्हा तुमच्यासारख्या रसिक स्रोतांना रुचेल असे व्याख्यान करावे म्हणून अहिंसेवरील वेगवेगळी मते तुम्हाला सांगितले त्यामुळे कथेचा विस्तार होऊन श्लोकाचा अर्थ बाजूला राहिला त्याची मजले करायला आपण क्षमा करा जेवताना घासात खडा लागला तर तो काढण्यास लागलेला वेळ व्यर्थ घेला असे म्हणता येत नाही कारण तो खडा काढून टाकलाच पाहिजे आपला मुलगा गावाहून येत असताना जर तोरांना चुकून येण्याकरता त्यास वेळ लागला तर आईने त्याच्यावर रागवावे का तो जिवंत घरी आला म्हणून त्याच्यावर लिंब लावून उतरून टाकावे परंतु हे दाखले देण्याचे काही कारण नाही माझे वाढलेले व्याख्यान तुम्ही शांतपणे ऐकावे हा तुमचा मोठेपणा आता श्रीकृष्ण अर्जुना हे अर्जुनास काय म्हणाले ते ऐका भगवान म्हणाले हे ज्ञानोत्तम नये ना अर्जुना सावध हो तुला ज्ञानाची आता चांगली ओळख करून देतो हे पाहा ज्ञान म्हणून जे आहे ते ज्या ठिकाणी दंभरहित क्षमा वास करते त्याच ठिकाणी खरोखर आहे असे समज खोर तलावत ज्याप्रमाणे कमळाची झाडे असतात किंवा दैवायानाच्या घरी वास करते त्याप्रमाणे पार्था ज्यांच्या योगाने क्षमा वृद्धिंगत होते ती लक्ष्मी सांगतो म्हणजे ती पूर्णपणे लक्षात येईल आवडते अलंकार ज्या भावनेने अंगावर धारण करायचे त्याच्या भावनेने जे बरे वाईट प्रसंग येतील ते जो सहन करतो ज्या त्रिविधतापापासून बहुत उपद्रव होतात ते ताप सहन जो कधी दुख मानी नहीं अपेक्षित वस्तु प्राप्त जसा सतोष हो सतोष अनिष्ट प्राप्ति सहन करो सुख दुखान ही जागा दिन निंदेने किुतेने मना की समता भंगू दी नहीं जो उपाने तप्त होते नहीं व थंडने का आणि कसलाही प्रसंगाला असता भीत नाही मेरू पर्वताला जसा आपल्या शिखरांचा भारत नाही किंवा दंताग्री धारण केलेली पृथ्वी जड आहे असे म्हणत नाही अथवा स्थावर जंगम भूतांची ज्याप्रमाणे पृथ्वीला दाटी होत नाही त्याप्रमाणे अनेक प्रकारची सुखदुःखे प्राप्त झाली तरी तो, तो कष्ट होत नाही पाण्याचे लोटच्या लोट नदी व हे आले तरी ज्याप्रमाणे समुद्र त्यांना आपल्या पोटात येतो त्याप्रमाणे जा ज्याला सहन न होणारी अशी कोणतीही वस्तू नसून आपण सर्व गोष्टी सहन करतो याची आठवणही ज्याला नसते देहाला ज्या ज्या गोष्टी प्राप्त होतात त्या सर्व आपणच म्हणून आपण सर्व गोष्टी सहन करतो असा ज्याला अभिमान उत्पन्न होत नाही अशी अभिमानरहित क्षमा ज्या पुरुषापाशी वास करते त्या पुरुषाच्या योगे अर्जुना उलट ज्ञानासही मोठेपणा येतो हे पांडवा असा जो पुरुष तो ज्ञानाचा खरोखर जिव्हाळाच होता आर्जव म्हणजे ते आई वाटेल त्या उद्देशाने जरी मनुष्याने काही आचरण केले तरी ज्याप्रमाणे त्याला प्राण अनुकूल असतो त्याप्रमाणे सर्व गोष्टीला अनुकूल असणे याचेच नाव आर्जव हे पहा सूर्य जसा मनुष्याचे तोंडाकडे पाहून प्रकाश पाडित नाही किंवा आकाशे हे ज्याप्रमाणे सर्व जगभर सारखेच पसरलेले आहे त्याप्रमाणे ज्याचे मन प्राण्यागणिक निरनिराळे नसून त्याचे वर्तन असे असते सर्व जग ज्याच्या ओळखीचे आहे व आणि ज्याला आपपरभाव नाही ज्याची वाटेल त्याबरोबर मैत्री होते पाण्याला ज्याप्रमाणे ढाळ असतो त्याप्रमाणे त्याचा स्वभाव आहे व कोणतीही गोष्ट करण्याविषयी ज्याचे मन आड येत नाही वाऱ्याच्या वेगाप्रमाणे ज्याचे मनाचा सरळपणा आहे आणि ज्याला शंका व इच्छा मुळीच नाही ज्याप्रमाणे आई ते मांडीवर बसण्यास मुलाला शंका येत नाही ज्याप्रमाणे जो दुसऱ्यास मत देण्याविषयी विचार कर, करीत बसत नाही हे धन्वधरा फुललेल्या कमलास ज्याप्रमाणे आपला सुवास दाबून ठेवता येत नाही त्याप्रमाणे आत एक बाहेर एक असे विचार ज्याचे मनात नाही ज्याप्रमाणे रत्नाचा सुरेखपणा दृष्टीच पडण्याच्या पूर्वी त्याचे ते धाव पुढे असते ज्याला विचार करणे हे माहीत नाही व सदोदी असणे हा ज्याचा अनुभव आहे अमुक गोष्ट करावी याची गोष्ट करायची नाही असा ज्याच्या अंतकरणात विचार नसतो ज्याचे कपटदृष्टी नाही ज्याचे बोलणे संदिग्ध नाही आणि जो कोणाबरोबरही वाईट बुद्धीने वागत नाही ज्याचे दहा इंद्रिय व पंचप्राण सदा सर्वदा निष्कपट बुद्धीने वर्तन करीत असतात अमृताच्या धारेप्रमाणे ज्याचे मन सरळ आहे किंबहुना जो या चिन्हाचे माहेर घरच आहे हे वीरा तो पुरुष मूर्तिमंत आर्जवत आणि त्याचेच ठिकाणी ज्ञानाने आपले बिराट ठेवले आहे हे ध्यानात असू हे चतुर्श्रेष्ठा आता तुला गुरु ते पर्याय सांगतो पूर्ण लक्ष्य पहा ज्याप्रमा अपने सर्व उदकन गंगा समुद्र कि हुआ? सर्व अभिप्राया श्रुति ब्रह्मपदी प्रविष्ट होते अथवा पतिव्रत असे आपले जीवित व गुणावगुण हे सर्व आपल्या प्रिय पतीस अर्पण करते त्याप्रमाणे ज्याने आपले अंतःकरण अंतर्बाह्य गुरुकुलाचे ठिकाणी अर्पण केले आहे आणि आपले शरीर म्हणजे गुरुभक्तीचे आगरच केले आहे